पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग ब्राह्मण राहत होता रिक्षेतील थोडे धान्य रोज शिल्लक ठेवून त्याने एक घडाभर पीठ जमविले तो एका घुंटीला ठेवून त्याच्या खाली असलेल्या बाजेवर तो झोपत असे व त्या घटाकडे एकाग्र चित्ताने पाहत असेल येत्या रात्री असाच तो त्या घटाकडे पाहत असता मनात विचार करू लागला आता माझ्याकडे हा पिठाने भरलेला घडा आहे दुष्काळ पडेल तेव्हा मला याचे शंभर रुपये येतील त्या पैशाने मी दोन शेळ्या विकत घेईन दर सहा महिन्याने त्या विकील त्या विकून मी खूप गायी घेईन गाई विकून खूप म्हशी घेईन आणि म्हशी विकून खूप घोड्या घेईन त्या घोड्यांना संतती होऊन माझ्याकडे खूप घोडे होतील ते विकून मी पुष्कळ सोने घेईन नंतर मी मोठा चौक असलेला एक वाडा बांधीन एखादा ब्राह्मण माझ्या घरी येऊन त्याची रूपवरची कन्या मला देईल मला मुलगा होईल त्याचे मी शर्मा असे नाव ठेवीन तो जेव्हा रांगायला लागण्या इतपत मोठा होईल तेव्हा मी एक पुस्तक घेऊन घोड्याच्या तबेल्याच्या पाठीमागे वाचित बसेन मला पाहून सोमशर्मा रांगत रांगत घोड्यांच्या शेजारून माझ्याकडे यायला लागेल तेव्हा मी रागावून बायकोला म्हणेन तुझ्या मुलाला उचल घर कामात गुंतल्यामुळे माझे बोलणे तिला ऐकू जाणार नाही मग मी उठवून तिला एक लाख मारीन विचाराच्या तंद्रीत त्याने खरोखरच लाख मारली ती घुंटीवरच्या घड्यावर बसली आणि सगळे पीठ त्याच्या अंगावर सांडले म्हणून म्हणतो की जो अशक्य कोटीतील मनोराज्यात दंग होतो त्याची सोम शर्म्याच्या बाबाप्रमाणे स्थिती होते सुवर्ण म्हणाला ते ठीक आहे काय ोभामुळे सगळ्यांची विटंबना होते आणि सगळ्यांनाच त्रास होतो परिणाम काय होईल हे न पाहता जो लोभाने काम करतो त्याची चंद्र राजाप्रमाणे विटंबना होते चक्रधर म्हणाला हे कसे तो म्हणाला आई